वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे आठवा रामाच्या आदेशाने प्रेरित होऊन ते, ते दूध त्वरेने पाय उचले आणि मध्ये मुक्काम न करता मथुरेला तीन रात्री आणि दिवसाने ते मथुरा जाऊन पोहोचल्यावर त्याने शत्रुघ्ना सर्व काही सविस्तर सांगितले लक्ष्मणाचा रामाने रामा केलेला त्याग रामाची प्रतिज्ञा आपल्या मुलाना केलेला अभिषेक आणि पौरजनांचे त्यांच्या मागून हे सर्व सांगितले कुशाची नगरी विंध पर्वताच्या कडावर कुशावती नावाची रम्य अशी लवाची पुरी म्हणून करून राम आणि भरत हे महारथी स्वर्गमन करण्याच्या उद्योगात आहेत असे त्यांनी सर्व महात्मा शत्रुघ्नाला निवेदन केले दूताने थोडी विश्रांती घेतल्यावर ते राजाला लवकर चलसे म्हणाले तो सर्व महाभयंकर असा कुलक्षय जवळ असलेला ऐकून रघुनंदन शत्रुघ्नाने आपल्या मंत्रिमंडळाला आणि कांचन आणधिपाने राज्याचा अभिषेक केला त्यातील सुबाहू ला मधुरा मिळाली आणि शत्रुघातीला वैदिश नगर मिळाले मथुरेत आलेल्या सेनेचे दोन्ही पुत्रात दोन विभाग करून आणि धनाची योग्य वाटणी करून राजा शत्रुघ्नाने त्यांची राज्यकर्ते आणि शत्रुघातीला वैदिशात स्थापन करून शत्रुघ्न केवळ एक रथ घेऊन अयोध्येला गेला त्याला अग्नीप्रमाणे तेजसंपन्न राम पातळ रेशमी वस्त्र नेसलेला कधीही क्षीण न होणाऱ्या मुनींच्या संगतीत असलेला दिसला आपले मन आवरून हात जोडून त्याने रामाला अभिवादन केले आणि धर्माचा विचार मनात घोळवीत धर्मजने रामाला तो म्हणाला राघव नंदना माझ्या दोन्ही पुत्रांना अभिषेक करून राजा तुझ्या मागोमागेचा निश्चय करून मी आलो आहे असे समज वीरा आता या दुसरे काही तू बोलू नकोस तुझी आज्ञा विशेषतः माझ्याकडून आज मोडली जाऊ नये अशी माझी इच्छा आहे त्याची शिरत्वाची वृत्ती लक्षात येऊन राम बरे असे मला म्हणाला त्याचे बोलणे संपते एवढ्यात इच्छारूप घेणारे रुक्ष राक्षसांचे समुदाय मोठ्या संख्येने तेथे येऊ लागले सुग्रीवाला पुढे करून ते सर्व आले होते स्वर्गाला जायला निघालेल्या रामाला भेटण्याच्या इच्छेने ते आले होते देवांचे पुत्र ऋषींचे पुत्र गंधर्व पुत्र रामाचा मृत्यू करताच सगळे तेथे आले राजन तुझ्या मा मागोमाग येण्याकरता आम्ही येथे आलो आहोत पुरुषोत्तम रामा जर तू आम्हाला सोडून जाशील तर तूच यमदंड उगारून आमचा नाश केलास असे होईल मग महाबलवान सुग्रीव देखील प्रणाम करून यथा यथायोग्यपणे विनंती करू लागला अंगदाला अभिषेक करून वीरा नरेश्वरा मी येथे आलो आहे तुझ्या माग माग येण्याचा राजा माझा निश्चय झालेला ते सर्व असे म्हणाले तेव्हा राम बरे म्हणाला आणि राक्षस राज तो महायशवंतराम बोलला जो लोक या पृथ्वीवर आहेत तो वर राक्षसेंद्र बिभीषणा लंकेत राहून तू स्वतःची धारणा करावीस जोवर सूर्य चंद्र आहे जोवर ही पृथ्वी आहे जोवर माझी कथा लोकात चालणार आहे तोवर तुझे या ठिकाणी माझ्या आज्ञेप्रमाणे तू चालावीस धर्माने प्रजांचे रक्षण कर यावर तू काही बोलू नयेस दुसरं आहे राक्षस राजा मला तुला सांगायचे आहे ईश्वाको कुलाचे दैवत जो जगन्नाथ त्याची आराधना कर इंद्राजी देवाने सुद्धा दिवस आराधना करावी असा तो देव आहे तसे करीन कर असे म्हणून बिभीषणाने रामाचे सांगणे स्वीकारले राक्षने रामाची ती आज्ञा मनात ठेवली त्याला असे सांगून राम हनुमताला म्हणाला तुला जिवंत राहायचंय हा निश्चय कर ही प्रतिज्ञा व्यर्थ होऊ देऊ नकोस वानश्रेष्ठा जोवर या डोकी माझी कथा चालत राहील तोवर माझ्या आज्ञेचे पालन करीत अत्यंत आनंदाने येथे रमून राहा महात्मा राम असे म्हणाला तेव्हा हनुमानाला अतिशय हर्ष झाला आणि तो म्हणाला तुझी पावन करणारी कथा जोवर लोका चालत राहील तोवर तुझ्या आज्ञेचे पालन करीत मी या पृथ्वीवर असेच ब्रह्मदेव पुत्र वृद्ध जांबवानाला त्याने सांगितले जांबवान मैंद हनुमान आणि बिभीषण अशा पाचांना जोवर कली आला नाही तो सर्व काळ तुम्ही जीवित रहा। असे सांगून राम त्या सर्व वृक्षवानरांना म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणाल तसे माझ्या चला उत्तरकांडाचा एकशे आठावा सर्ग